शिबी आणि ससाना शिबी हा वंशातील एक प्रसिद्ध राजा होता शिबी राजांस सर्व पशु, पक्षी आणि प्राण्यांवर प्रेम होतं आणि त्याच्या मनात त्यांच्याविषयी दया होती एक दिवस शिबी राजा आपल्या बागेत फेरफटका मारत होता तेथे ते एक कबूतर जोरात उडत आले आणि वाचवा वाचवा असं म्हणत राजाजवळ येऊन पडले शिबीनं त्याला उचलून घेतले आणि प्रेमानं म्हणाले घाबरू नको तू माझ्याकडे मदत मागायला आला आहेस ना मी तुला निराश करणार नाही त्याचवेळी कबूतराचा पाठलाग करत एक ससाना तिथे येऊन पोचला त्यानं राजाला म्हणले कबूतर माझ्याकडे दे ते माझं अन्न आहे आता राजा मोठ्या अडचणीत सापडला तो म्हणाला मी कबूतराला वाचवण्याचे वचन दिलेले आहे कबूतराच्या एवजी मी दुसऱ्या कोणाचेही मांस तुला द्यायला तयार आहे पण ससाना हसत म्हणाला मला दुसरा काहीच नको मला माझे कबूतरच हवे आहे राजानं त्याची समजूत करायचा खूप प्रयत्न केला अखेर ससाना म्हणाला ठीक आहे मग कबूतराच्या वजनाचे तुझे मांस मला काढून दे तरच मी कबूतराचा हट्ट सोडेन राजा म्हणाला ठीक आहे त्यांनी एक तराजू आणायला सांगितले एका पारड्यात कबूतर ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात आपला मांडीचे माउस कापून ठेवले कबुतराचे पारडे जड होते एवढं लहान कबूतर पण त्याचे वजन इतकं कसं लोकांना नवल वाटत होते शिभीराजांनी आपल्या शरीरातून आणखी बरंच मांस कापून पारड्यात ठेवले तरीही कबूतराचे पारडे जडच होते हे दृश्य पाहून सर्व देव प्रभावित झाले आणि त्यांनी शिबीराजावर आकाशातून फुलांचा वर्षाव करून त्याचे कौतुक केले कबूतर आणि ससाणा दोघेही देव होते आणि राजाची परीक्षा घेण्यासाठी वेश बदलून आले होते कबूतर एक सामान्य पक्षी आहे असा तू विचारही केला नाहीस आपल्या स्वतःच्या प्राणाचा विचारही न करता तू त्याला वाचवलेस जग नेहमी तुझा न्याय आणि दयाभाव लक्षात ठेवेल राजा तू धन्य आहेस असा आशीर्वाद देऊन सर्व देव निघून गेले